पुस्तक मनूबा व चित्राणी चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील चित्राणी चारू प्रकरण सहावे चित्राचा शोध चारुचाई दुसऱ्याच दिवशी एकदम घरी गोडगावला जायला निघाली माहेरी चित्राचा काटा काढायलाच गेली होती ते काम झाले इकडे चारूला कळवणे जरूर होते त्याने डोक्यात राग घालू नये म्हणून त्याची समजूत घालणे आवश्यक होते एके दिवशी अकस्मात चारुचाई घरी आली परंतु बरोबर चित्रा नव्हती आई तू एकटीशी आलीस चित्र आहे तिचे दोन दिवसापूर्वीच पत्र आले की न्यायाला या आणि आज तू एकटी कशी आलीस चित्र आहे बरी आहे माझी चित्रा खुशाला हेना, आई सांग लवकर मला धीर नाही निघत बा चित्रा गेली काय चित्रा गेली काय झाली तिला आई एकदम कशी गेली अरे रे रडू नकोस चित्रा गेली म्हणजे जगातून नाही गेली ती मेली नाही मरती तरी बरी परंतु तोंडाला काळे फासून गेली कोणा रंगेलाचा हात धरून गेली कोणीतरी तिला दिली पट्टी गेली त्याच्याबरोबर मला पहिल्यापासूनच असे वाटत होते मुसलमानांशी हिची मैत्री आणि मुलगी ही निर्लज्ज पहिल्या भेटीतच मळ्यात लागली तुझ्यावरून हसायला बोलायला तू तेव्हाच पारख करायला पाहिजे होतीस आम्ही बायकाशी तरुण भाताची परीक्षा करतो तू ऐकले नाहीस आता भोग आई काय तू बोलतेस खरे ते बोलते मला खोटे सांगून काय करायचे आहे तुझा आनंद तो माझा माझा एकुलता एक मुलगा तू तु। तुझे वाईट व्हावे असे का तुझ्या आईला वाटेल मी इतकी का निज असेन चित्राविषयीचा तिटकारा मी जिंकला तुला ते आवडते म्हणून शेवटी चिज प्रेम करू लागले तिला माझ्या माहेरी नेले परंतु तेथे तिने ते ते ते हा चावटपणा केला कशी मी तेथे ते राहू कसे त्या गावात तोंड बाहेर काढू चारू मला देवाचेच काही हेतू दिसतात चित्राजवळ लग्न होऊन इतके दिवस झाले तुला मुलबाई झाले नाही तीही बाहेर पडली तुझ्याशी तुझा नकोच संबंध तिच्याद्वारा नको आपला वैशंतू राहायला असे देवाच्या मनात असावे मी सांगू का ती माझ्या मैत्रीची मुलगी अद्याप लग्नाची आहे जणू तुझ्यासाठी देवाने तिला अद्याप अविवाहित ठेवले आहे काहीतरी अडचणीत ते लग्न मोडते तुझी स्ली आहे लहानपणापासून तुझ्या आईने जे योजले तीच जणू देवाची योजना होती तू माझी आईक जाऊ दे तिच्या बापाला एक पत्र टाक मोकळा हो दुसरे लग्न कर माझ्या मांडीवर नाटवंड देहो चारू आई मला जगावेसे वाटत नाही चित्रा माझ्या जीवनाचा आधार होती थी। किती तिची माझ्यावर प्रेम काहीतरी घोटा आहे आई मनात येते की तुझी व त्या तुझ्या मैत्रिणीचे हे कारस्थान आहे त्या मुलीची घोरपड माझ्या गळ्यात बांधण्यासाठी तुमचे उद्योग आहेत चित्राला तिकडे नेता यावे म्हणून तू एकदम खोटे वरपांगी प्रेम तिच्यावर करू लागलीस त्या कोणा पुत्र देवीची कथा रचलीस तिला नवस केला म्हणजे मुलगा होतो असे त्या भोळ्या बाबड्या मुलीच्या मनात भरवलेस आई सारे तुझे कारस्थान तू माझी जन्मदाती परंतु माझ्या मनात असे येते खरे मी जातो चित्राचा शोध करायला जातो तिच्या आईबापास मी काय सांगू अरे रे चित्रा कोठे आहेस तू आई तिला मारलीस तर नाही विरित्त नाही ना लोटलेत विष नाही ना दिलेत खड्ड्यात नाही ना लोटलेत कड्यावरून नाही ना लोटलेत आई माझी चित्रा दे तू माझी चित्रा चोरली आहेस चित्रा दे नाहीतर तुझा मुलगा मेला असे समज नको ए घर ही जहागीरदार दे चित्रा नाही म्हणजे काही नाही अकपट प्रेमळ मुलगी म्हणे एकदम श्रीव बोलली आई आमची जणू जन्मांची ओळख होती असे मला वाटले माझ्या प्राणांना तीच जणू दुरून पोषित होती आणि शेवटी मला शोधीत त्या आली हृदयाची भाषा तुला काय कळेल आई चित्राविषयी खोट्या कंड्या नको उठो शपथ आहे तुला मी चालतं होतो चित्रा सापडली तर घरी परत येईन नाहीतर जीव दीन, प्राण नाही देवलला तर कुठे हिमालयात निघून जाईन हा माझा शेवटचा प्रणाम बाबांना सांग तेही बाहेरगावी गेली आहेत त्यांना सांग की चारू गेला चित्राला शोधायला गेला माझी चित्रा मला सापडेल तरीच बुधवारी मला सारखे रडू येत होते आणि चित्राने पत्रात तसेच लिहिले आहे आमची दोघांची हृदय एक आहेत याचा हा पुरावा एकाच दिवशी आमच्या दोघांच्या हृदयास लागली होती अशी माझी चित्रा की ती का कोणाचा हात धरून जाईल आई केवडे कुबाड तू रचित आहेस निष्पाप व निर्मल मुलीला तू कलंक लावू पाहत आई हे पाप घोर पाप आहे कोठे हे फेडशील अरे रे चित्र कोठे असशील तू टाओ फोडीत असशील रडत असे तुला पाहू कोणाला विचारू कोठे शोधू आई प्रणाम चालला हो चारू आणि चारू खरेच घर सोडून निघून गेला त्याने चित्राच्या वडिलांना पुढील प्रमाणे पत्र लिहिले सेवेशी क्रू स प्रणाम चारू आज घर सोडून बाहेर पडत आहे चित्रा कुठेतरी हरवली आहे आईबरोबर वर ती आमच्या आजोळी गेली होती परंतु एके दिवशी अकस्मात ती हरवली काय घोटाळा आहे समजत नाही आई घरी आली ताबडतो मी चित्राच्या शोधार्थ बाहेर पडत आहे चित्रा सापडली तरच घरी परत येईन चित्रा सापडली तरच तुम्हालाही तोंड दाखवीन मी दुःखी आहे चित्रा म्हणजे माझे पंचप्राण तिच्याशिवाय मी जगू शकणार नाही देवाची इच्छा तसे होईल तुमचा आभागी चारू असे पत्र लिहून चारू चित्राचे शोधार्थ जणू फकीर होऊन बाहेर पडला आणि ते पत्र चित्राच्या वडिलांना मिळाले त्यांना धक्काच बसला चित्राशी आपले भाग्य निगडीत आहे असे त्यांना नेहमी वाटत असे चित्रा जन्मली आणि ते एकदम मामलेदार झाले चित्रा वाचली आणि पुढची मुले वाचू लागली चित्रावर बळवंतरावांचे फार प्रेम होते सीताबाईंचे तितके नव्हते परंतु बळवंतरावांना चित्रा म्हणजे जणू आधार वाटे रोज त्याला चित्राची आठवण येई जेवताना येई कधी कोटेखेड्यात वनभोजन वगैरे कार्यक्रम असला म्हणजे येई आणि आज हे पत्र त्यांचे डोळे भरून आले ते रडतच घरात गेले अग आपली चित्र हरवली हे पत्र आले आहे ते रडत म्हणाले काय चित्र हरवली सीताबाईंनी घाबरून विचारले त्यांनी पत्र वाचून दाखविले त्यांचा गळा दाटून आला होता तुम्ही जा शोधायला रजा घ्या अशी कशी हरवली कोणी पळवली वाटते आणि गेली कशाला त्या दुष्ट सासूच्या माहेरी तुम्ही रडत नका बसू घ्या रजा आणि ताबडतोब जा बळवंतराव आपल्या बैठकीच्या जागी गेले त्यांना काही सुचत नव्हते त्यांनी तात्पुरती रजा घेऊन जास्त रजेचा अर्ज केला ते आज जाणार होते आधी गोडगावला जाणार होते मग शोध करणार होते भोजू त्यांनी गड्याला हाक मारली भोजू फार प्रामाणिक नोकर होता आज दोन तीन वर्ष त्यांच्याकडे तो टिकला होता चित्राचे लग्न झाले नि भोजू कामाला लागला बळवंतरावांना भोजू गडी फार आवडे त्यांचा त्यांच्यावर फार विश्वास काय साहेब त्याने येऊन विचारले भोजू मी गावाला जाणार आहे आमची चित्रा हरवली आहे शोधायला जात आहे तू घर सांभाळ तुझ्यावर सोपवून जात आहे चित्राताई अशा कशा हरवल्या मी जाऊ का शोधायला मी आणतो त्यांना शोधून जाऊ का भोजू माझे प्रयत्न हरल्यावर तू जा सापडतील चित्राताई माझे मन सांगते की सापडतील तुझ्या तोंडात साखर पडो निर्मळ व शुद्ध माणसांना सत्य कळते माझी तयारी कर वळकटी बांध कपडे फार नकोत समजलंस ना भोजूने सारी तयारी केली, तो सामान घेऊन स्टेशनवर गेला तिकीट काढून थांबला होता था। रावसाहेब आले भोजूने तिकीट दिले भोजू सांभाळो सर्वांना मी पत्र पाठविनच हुशारीने रहा होय साहेब गाडी सुटली व भोजू घरी आला बळवंतराव बोडगावला गेले अद्याप जागीरदार घरी आले नव्हते चारू घर सोडून गेलाच होता काय हो काय हकीकत माझ्या मुलीची सारे सांगा तरी एकदा बळवंतराव दुःखाने म्हणाले माझ्या तोंडाने सांगत नाही पहिल्यापासून माझे मत होते की तुमची मुलगी नको म्हणून परंतु या सर्वांचा हट्ट मी सुद्धा शेवटी तिच्यावर प्रेम करू लागले तिला माझ्याबरोबर नेली म्हटले देवीला नवस करू पुत्र होईल परंतु तिथे कोणाबरोबर पळून गेली तोंडाला काळोखी फासून गेली आमची मान खाली सारे लोक टिंगल करीत आहेत हा चारोई कोठे गेला तुमच्या मुलीने सारा सत्यानाश केला आमचा अब्रू गेली मुलगाही कोठे गेला पत्ता नाही एकूलता आमचा मुलगा असे म्हणून ती दुष्ट सासू खोटे खोटे रडू लागली तुम्ही काहीही म्हणा चित्र असे करणार नाही कोणीतरी तिला पळवले असेल असता तशा टोळ्या माझी चित्र देवता आहे तारणारी देवता ती सत्यनाश करणारी नसून सर्वांचे मंगल करणारी आहे ती जन्माला आली व मी मामलेदार झालो तिच्या पूर्वी झालेली सारी मुले मेली परंतु ती जगली आणि तिच्या पाठीवरचीही जगली आमच्या घरात संतती संपत्ती आनंद तिच्यामुळे आला ती प्रेमळ व निर्मळ आहे भोळी आहे तिला कोणाची शंका येत नाही सर्वांवर प्रेम करेल, सर्वांना जवळचे देईल सापडेल कुठेतरी सापडेल माझी चित्रा असे म्हणून बळवंतराव हो, बाहेर बैठकीच्या जागी गेले जेवण करून गोडगाव सोडून तेही चित्राच्या शोधार्थ सर्वत्र हिंडू लागले सापडेल का चित्रा